श्री अध्याय गणेशाय धन्य, धन्य तेची जन, जे शिव शिवभजनी परायण सदा शिवलीलामृतश्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनकादिन प्रती जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती त्याच पुण्यास नाहि मीत्री जगती तेचिधन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरी तिजीव बहु अथवा षोडश षोडश दंडि जाण रुद्राक्ष रुद्राक्षसुलक्षण शिखे माजीएक एक बांधावा शिवस्वूप मनवू त्या वरोनी स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष रुद्राक्षबाधिजे आदरे कंठीेवतीस मस्तोव ते चोव्वीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बाधिता निर्दोष सर्व अष्टोत्तरशतमाळा सर्व असा वी गळा एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चर्दश मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नितिता नित्य रुद्राक्षपूजन तरी किल ताणिजे शिवाचन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाय विषयी काश्मीर देशिंसा नृपावन नामान भद्रसन विवेक समप्न प्रधान परम चुर पंडित भूसूर, प्रजादायाभूसूर धन्यभणती तोचिराजेशर लांसन घे न्यायकरी साचार अमात्य थोर तोचि पै सुंदर पतीव्रता मृदुभाषीणी पूर्वदत्तयलाधीजे कामी सूत सभाग्यविवान गूणी विशेष सुकृतीपाविि गुरुकृपर्वज्ञोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशीलस्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुरसावधान, यजमान साक्षि उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलिन सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेनाने प्रधान बहुतकरी दोघांची झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधरम प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निम सावधान शिवध्यानी बाळे हो मुसदा अनुरागचि्ती वैराग्य शीळ लौकिसंगे ध्रुव अमंगळ त्याजी संगती नावे पंचवर्षी दोघे कुमर लिती वस्त्रेल गजमुघुतमाळा मनोहर नानाब्रकारे लि तव ते बाळदोघे जर्वाल उपाधिटाकून करीते रुद्राक्षधारण भस्मचरी सर्वांगी आवडे करिती श्रवणकरीत शिवलीलाब्रूत बोलती शिवनामावळीहने शिवपुजा सदा आश्चर्यकरी राव प्रधान ह्यासका नाबे वस्त्रभूषण करीत रुद्राक्षभस्मधारण सदा स्मरण शिवाचि विभूती फुसोने रुद्राक्षकाढीत मागुती वस्त्रे भूषणे लगिती ते सवेचि ब्राह्मणासी अरपीत घेती मागुती शिवदीक्षा शिक्षाकरीता बहुत परी तैन सा या पुले व्रत राव प्रधानचिंताग्रस्त भणतीकरा बेकाय आता तो उगवला सुकृत मित्र घरासियाला परा शर सेवेष्टित भार अपर सूर्य तेजस्वी जो द्वैपायनाचा जिता त्रिकाळज्ञी प्रति प्रतिसृष्टी करता जो नातु तत्वता ना राक्षस सत्र राक्षसी केली जेवी वि मनुष्ये वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनी चर ते पितृ कैवे समग्र जाळीले सत्रुणी जनम जेये सर्पसेले ते आस्तिके मध्यच राहवी पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मगवातले वाचले विरंची प्रतसृष्टी केली विश्वामि विश्वामित्रे, पितृ कैवारे पराश वादी वादि जर जर पैकेले ती सांगावी समुळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा ह्या लागे बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे अईसा महाराज पराशर जाचा नातुहोय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा सेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानूनी राव प्रधान सामुरे धावती साष्टांग नमुनी घरासियाीत षोडशोपचारी पूजिती भाविती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देवून रावविनवी करजोडून भणे दोघे कुमररात्रिन ध्यान करिती शिवाचे वस्त्रे वस्त्रेलकार रुद्राक्ष भस्वरी सदा वैराग्यशीलाणु माषण न कोणासी, कोणसी भोगावरी नाही भर नावडे राज विलास अनु मात्र, नजविलास अणुु गजवाजीयानी सामग्रूव पुडे हे कैसे कदि हे अम्हासी गूड पडले चित्ती मगते ते दोघे कुमर आनुनी गुरु प्रती दाखविले भद्रसेनी गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मि शशी तैसे तेजस्वी उपमासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का शिवभक्त यांची पूर्वकता समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथिलंगणा मनो रम नाम त्या तिएे तोची भूप पृथ्वी माजि निस्सीमस्व ललिताकृती पाहुनी कंदरप तन्मय होुनी नृत्य कली जैसा उगबला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे क्षत्र रत्न अपार भाग्यापार ना तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चलनी जिचा सर्व विचिवसने दिव्यसुवास हिरण्यमयपर्यंगराजस चंद्ररश्मी सम प्रकाश शय्याजिचिअभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगि सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सहोदर, जिचे गायन ऐकता ऐकतानर तटस्त होती कोकिळा जिचा नृत्याचे कौशल्य देखो न सकळनूप मान, तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येति घरा वेश्या असो नपती व्रता नेमिला जो पुरुषत त्याचा दिवस सरता इंद्रास हि परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहूत सोमवार प्रदोष व्रत अन्न अन्नछत्र सदा चालवत नितलक्षत्रिदळे शिव पूजीत ब्राह्मण हस्ते अद्भूत अभिषेक कर्वि शिवासी याचक मणी जे जे इच्छी ते, ते महानंदावत कोटीलिंगे करबी श्रावणसी यदरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मकट प्रीती करुण त्यां गळा रुद्राक्ष धोन, नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथे चिबांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही हिकती दोघे जण सवेची महानंदा करी गायण नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य नृत्यकरवी कौतुके करुण त्यांचा गळा कपाळी जान विभूती सुहस्ते, चर्चिसुहस्ते ऐवजा संगती गरुण त्यांसही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहाभयालागोन सदाशिव पातला सौता गराचा वेषधरिलाहानंदेचा सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते दे अबला तन्मय झाली ते धवा पूजा कौनी स्वस्त की त्यास बसविलेले मच्चकि तो पृथ्वी मौलाचे हस्ति कंकन त्याचा देखिले देखता गेली तन्मय होणे स्वर्गीची वस्तुवाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिलान मानवी कर्तृत्व सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी खातले कंकण येरी होुन्यानंद घण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंगण मी हि लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासि ते मानले सवेचि त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहुन आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय लिंगाते या लिंगाचा प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओ वाळुनी सौदागर म्हणे महानंदी लागुनी लिंग ठेवी जतन हे <coughs> म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दगत होवून तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीतमासेन ठेविले नृत्या गारिनेगदोघे करीत शयन रत्न खचितमच तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्रदाखवी त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळे सलागला अग्नी जन धावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मद नारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तपबातात मजचेतला तशा माझी उडी घालून कंठ पाश त्यांचे काढून कुक्कुट मरकटधले सोडून गेले पळो न नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐ कोण घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दगद जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आुला दे तो प्राण लिंगाकारणे बरी मग आकाश आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अती लागवी उमारंग जो भक्त भक्तजनभवंग उडी घ्यातली सवेग ओम नम शिवाय मी ऐसता महानंदा बोला बिले सर्व्रम्ह वृंदा लुटविली सर्वसोषसमवेत सर्व अश्वशाळा गज शाळा सूर्ण सर्वसपत्तीसहित की गृहदान महानंदेने स्नान करुण भस्मंगि चर्चिलेे रुद्राक्षसर्वांगी लून लेवु, लेवून, हृदय चिंतीले शिव ध्यान हर् हर् शिव मनून उडीघातली सूर्यबिंब निघे उदया चळि तैसा प्रकटला कपाळमौी दश भुज पंचवदन चंद्रमौी संकटी भक्ता भक्ताते, माथा जटांचा भार तृतीय नेत्र वैश्वानर शिरी झुळ झुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे शिरी नीळकंठवागधारी भस्म चर्चिले शरी गज चरम पांगुरला नेजलासी व्याघरांबर गळा मनुष्यमुंडाचेे हार सर्वागीवेष्ट फिवर दश दशभुजा मिरवती वरचेवर कंदुक झेलित देवी दहाभुजा बसरो नियकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमत्माने जाहलोमी सुप्रसन्न महानंदे माघवरदान ती म्हणे नगर उद्दरुण विमानी बैसवी दयाळा मातानंद दिव्यूपनी समवेत पावोनी त्वरित, नगरा समवेत चालली नगरा समवेत पावली सकळ शिव पेथे ना हि आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धिैीते ना कामक्रोधद्वंद्वदुःख मदमत्सर नाही निशंक जेतिचे गोड उदक अमृताहू नकोटिगुे जेथे सुरतरुी वनेअपार सुरि बहुतखिल्ल चिंतामणी धवलागारे भक्ता कारण निर्मि जेथे वोसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद अप अविनाश महानंद ते पवली हे कथा परम सुरस पराशरसांगे भद्रसेनास मणे हे कुमरदोघे निशेष कुक्कुट मर्कटपूर्वींजे कंठी रुद्राक्षधारण भाळी विभूतीचरचूण त्याच पूर्व पुण्ये कुण सुधरम तारक हे बुढे राज्यगरतील निर्दोष बत्तीस लक्ष्षणी डोळस शिव भजनी लवतील बहुतानस उद्धरतील तुम्हा ते अमात्यसहित भद्रसेन गुरुसिघालीलोटांगण मने तुक मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथ गुरुव्या बहुतकरी नवस ये पुत्र आस कर राजस करणाहू नवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज सत्पता ऋषी मी सत्य बोले न देख परिबुम्हासी ऐकता वाटेल दुख हे सभा सकळीक दुःखारणवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगा सेते मूर्ख पण तुम्मा वाटेल विषाहून ते गोष्टी भद्रसन मने सत्यवचन बोलावया करा बा अनमान तरी तुझा पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झालीयसता जाणपा आज पासोनी सातवे दिवशी मृत्युपेल ह्या समयासि राव ऐकता धरणीसी मूर्छा ये नियए आमसहित त्या दुखाग्नीत गेले आहाळोणी अंतःरी सकळ कामिनी आकांत कितीक्रोशे करुणी याहाहकार वक्षस्थळपीटी नृपर मगरायासि पराशर सावध कुणी गोष्ट सागे नृप्रेष्टीधीर ऐक एक विचार जय पंचूते नभती समग्र शशिमि नवता मायामय विकार केवल ब्रह्म मय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहंब्र मनो निया ते माया सत्य, तेथुनी जाहले मह तत्प मग त्रिविद अहंकार होत शिव सत्वांचे निर्मिला पीत वसन रजाशे सृष्टिकरता द्रुहिण तमाशे रुद्रपरीपूर्ण सर्वस्तिर्विता विधिसमणे सृष्टिरचिर्ण येणे मजनाही ज्ञान मग या लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तोहारुद्राध्याय परमपन त्याहुनी विशेष गुह्यज्ञान भुवनत्रयीय सेना बहुतकरी हा जतन त्याहुनी याणि कथोर साधन हा रुद्राध्याय शिवरूप मनून श्री स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्त सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषी पासोन न भूतळी आला अध्याय जोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्यन जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थिपावन स्वर्गिंचे देव दर्शन, त्याचे खेवू इच्छिती जप तप शिवाचण याहुनी थोर नाही हि जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनो निवर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भाुपुत्र नगर पाश सोडो नियमकिंकर ऋते हिंडो लागले मग यधी लागी पुसोन अभक्तीकृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्क पादिदीलक्षूण त्याच्या हृदयी मत्सर त्यासी विशेष वाटे कराबा शिवद्व तेनेते जाबुनी यमपुरीस महानरकी पडले सदा यमसांगी दूतान प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुशी होती जाचनी ना जाचनीतकरा शिवथोर विष्णु लहान हरिविशेष हर गौण ऐसे मनती जे जेत्या लागून आनोनी नरकी घालावे। रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी खालावे त्यासि रुद्राष्ठानेयुष्यासी वृद्धिहोय निर्धारे ह्याकरी भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने शिवावरी धार धरी मृत्यू दुरीहो यच अथवा दिव्य दिव्यवृक्षाचेे पल्लव आनून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिन पुकरी नित्यद सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळाकरी सप्त दीन राय धरिलेले दृढ चोमुनी हो बोलत सकलऋषीरत्न मित पदक स्वामी तु त्यात मुख्यनायक काळमृत्युभयशोक गुरु रक्षिने तरी चा आचार्यत्वरावे पुण तुझ से जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावोण आताचियाणि तोआरभी मगसहस्रविप्र बोलावोण ज्याचीद्राष्ठानी भक्ती पूर्ण न्यासध्यानयुक्त पढुन गुरुसुन जे आले परदाराणी परधन जांस वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ चालो न देती मित्ररथ किंवा उमा साक्षात उमानाथ पुढे आनुनी उभा करक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेूण सहस्रघटमाडून अभिमंत्रोणी स्थापि स्वर्धुनीचे सलील भरले पुरण त्यात आम्रबल्लवघालून रुदरघोषे गर्जिनल ब्राह्मण अनुष्ठान दिव्यमाडिले शास्त्रसंध्यासाले दिवस सातवे दिवशी माध्याने आला चांश मृत्यू ताधरणीस बाळमूर्छित पडियेला एक मुहूर्त निेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुतेत नाभी कारद्रोदक शिंपोन सावध केला राज नंदन त्यासिपुसती वर्तमान वर्तले तेत एक काल पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळिश सिंदूर विक्राळदाढा भयक भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे तो मदघे बुनी जात असता चौघे पुरषधा बुनी आले तत्व पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमल भवांडी दुजी नसे त्याचीम्यता कमळभवांडिजीनसे तेजयसे ते गभस्ती दिगंततमसंहारीती भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मतसोट विले तोडोनी निव्हन त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडन केले ते ऐशे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणा घाले नमस्कार आनंदाश्रु नेत्रियालेे अंगिरोमाछ दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तजे वेळे दसुमने वर्षती अनेक वाद्याचे गजर डंकागर्जे अवध्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्याचेे गजर शीवली लगाती अपार शृंगे भृंगे कहाळथोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये नभोदरी असो विधियुक्त होमकरी तसे ष्रस अन्येषो भिवंत अलंकार दिव्यवस्त्रे देत अमोलिक वस्तूअदभूत आनोनी अर्पि्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली मुेंद्रे मणेआवडेडे तुके भरायेक स रे मागे पुढेर पाहू नका सर्वचकेले तृप्त पुरे पुरे हे चियकिलीत धनभारधारहुत मनो निसाठाय ठायी ब्राह्मण देती मंत्रा क्षता विजय कल्याण होिया सूता ऐसा आनंद अतिआनंदोतसता हो तो अद्भूत वरतले, वसंत ये सुगंधवनी की काशी क्षेत्रावली स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणिंग अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुधिता पुढे क्षीराब्धी येूनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औत्तानपाद कयाधुहृदयत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंद्यजे का जो सर्वाष्टी कला प्रवीण निर्मळ जांसी चतुर्दश विद्या करतला करतलामळ जाचे स्वरूप पाहता केवळ नारायण दोसरा की हे कमलभवांड मूडोनी मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका, तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडा तुनी मूर्तिमंत निघेअग्नी दक्षिणाग्नी गाहपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादि सकल ब्राह्मण प्रधानासहित भद्र सेन धावुनी धरती चरण ब्रह्मानंदे उंबळे दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पुजिलाद मूनी राव उभा ठाके करजोडोनी मने स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुसे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंज वदन तीही हि मृत्युने बाधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्राष्ठाने धन्यकेले तव पुत्र पुतरक्षणा ते वेळा शिवे वीरभद्र मुख्यपाठवी मज देखता मृत्यू स लागला शिवसूत ऐकाते ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणित होता सभद्र सेनंदन त्यासदास सहस्र वर्षे पूर्ण आयुष्यसे निश्चये तो सावभौमहोयीत्पता रुद्रमहिमाठाबुक असता शिवमर्यादा उल्लघूणी तत्पता कैसाआनीतहोतासी मगचिप्रगुप्ता पुषेसू्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षे मृत्युचिन गंडाथोरहो ते महत पुण्ये निरसूनी सहज दहा सहस्रवर्षे करावेराज्य मगतो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मगौो भागुन कृता करी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनगजमात अपराधन कळता घडला ऐसारदे सांगता ते क्षणी राय पायाबरघातली लोळनी आणिकसहस्रुद्रकुणी महोत्साह करीतसे करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा पडता निरदोष तो शिवरूपयाच देही, याच दे तो येथे चिझाला मुक्त त्याचा तीथे तरती बहूत असोयावरी ब्रह्म सूत अंतरधान पाबला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्मधन देवुन तोषविला गुरुसंपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काल न बाधेयंती वंदोनी दशशत शिवपदा दशशतकिलान ऐकता पढ़ता घडेे पुण्य केलेभक्षण सुरा पान ब्रम हत्या ऐवपापर्वत तत्वस्महोती श्रवण करीता हा अध्यायत्रिकाळ वाचिता घंडा दूर होती ह्या वरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेच चि निर्धारे मग तो राबभद्रसेन सुधर्मपुत्रा सुराज्य देवून युवराज तारकालागून देता झाला काळी मग प्रधाना समवेत समवेतराव जाना जात झालापोवर्ण शिवनुष्ठानुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी वैसवूनी त्वरित रावप्रधान नेले राब प्रधाननेलोक वैकुठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होवून हा कराबाध्याय जाण स्वूप एकादश रुद्रांचे हाध्याय ध्या श्रवण एकादश रुद्रा समाधान की संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंडयजप रुद्राभुष्ठान त्यास ने ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधारोगदारुण न बाधी सर्व येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्यी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा त्यास प्रसवोनी बाज झाली माता त्याची संगती नधरावी तत्व त्याशी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहासन आणवे आपण त्यांच्या सदनासन जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षिश जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्युआला ह्या गोष्टीस संदेह काही असेना असोसर्वे निश्चित अखंडबे शिवलिला हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा ह्या अध्यायाचे करीतानुष्ठान तयासि निद्रकेल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णादया्रज मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे काल शिबलिलामृतगंध प्रचंड स्कंद पुराणतर खड परीसोतसजन खड एकादश्यायकोड श्रीरस्त श्रीसांब सदा शिवामस्तू